पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण सत्तरावे पाच वर्षानंतर साडेपाच वर्षापूर्वी अलमोरा जिल्ह्यातरंगाच्या बराकेत बसून मी माझ्या आत्मचरित्राच्या शेवटच्या ओढील लिहून संपविल्या त्यानंतर आठ महिन्यांनी जर्मनीतल्या बेदन मुक्कामी मी त्याला एक पुरवणी जोडली माझे इथे आत्मचरित्र इंग्लंडून प्रकाशित झाले आणि देशोदेशींच्या नाना प्रकारच्या लोकांकडून त्याचे आपुलकीने स्वागतही करण्यात आले आत्मचरित्रात मी जे काही लिहिले त्यामुळे परदेशच्या अनेक मित्रांना हिंदुस्तानचे अधिक निकट दर्शन घडवता आले आणि आमच्या स्वातंत्र्य प्रयत्नाचे मर्म काही प्रमाणात त्यांना समजावून सांगता आले म्हणून माझ्या मनाला समाधान वाटले पण दुर्दैवाने या पुस्तकाची पोच अमेरिकेपर्यंत झाली नाही आणि अशा अनेक घटना घडत गेल्या की त्यांच्यामुळ अमेरिकन वाचकांसाठी आवृत्ती छापून घेण्याचे लांबणीवर पडत गेले। आता नव्या स्वरूपात ती अमेरिकेमध्ये प्रकाशित होणार आहे ही समाधानाची गोष्ट होय आत्मचरित्र अद्ययावत फावे। म्हणून त्यात भर घालण्याची सूचना माझ्या प्रकाशकांकडून करण्यात आली आह सूचना रास्तच आह तिला नकार दे मला शक्य नाही पण त्यांच्या सूचनेची अंमलबजावणी करणे मला सोपे ग्रि नाही मोठ्या विलक्षण कालखंडात आपण आहो जीवनाच्या नित्याच्या ओघात पार उलटापालच झालिली आहा प्रकाशकाबरोबर साधा पत्र्यवहार करणे देखील मला दुरापास्त होऊन बसलेले आहे माझ्या संमतीने माझ्या आत्मचरित्रात बरीच छटाछाट छाड़ करण्यात आलेली आहे कारण चालू घटकेला विशेष करून अमेरिकन वाचला कर ज्यात स्वारस्य वाटणार नाही असा बराचसा भाग होता तथापी कोणता भाग वगळला आहे आणि कोणता ठवला आहे त्याची मला अद्याप माहिती नाही युद्धाच्या पाठोपाठ पत्रव्यवहाराच्या मार्गात उपस्थित होणाऱ्या अडचणींना उल्लंघन जाणे आम्हाला शक्य झालेले नाही हल्ली असा बास होतो की अमेरिका हिंदुस्थानपासून फार दूर सरकली आहे समुद्र ओलांडून मुक्कामारो पोहोचण्यासाठी पत्रांना महिने महिने लागतात वरकड सेन्सॉरचे विघ्न आहे ते निराळेच पण याहीपेक्षा बिकट अडचण माझ्यासमोर उभी राहिली माझे संबंध आत्मचरित्र मी तुरुंगात निवून काढलेले बाह्य हालचालींचा वाराई तेथे नसा व्हायचा सर्वच बंदीवारांना येतात तशा राणाप्रकाशच्या लहरी मला येत पण हळूहळू अंतर्मुख होण्याकडे कल होत गेला आणि मनाला किंचित शांती वाटू लागली ती मानसिक अवस्था आता पुनर्जागृत कशी करता येणार त्या अवस्थेत केलेल्या लेखनाच्या ले ले सूत्राशी हे सूत्र सांधून कसं येणार माझे आत्मचरित्र चाळू लागलो म्हणजे असे वाटते की जणो काही कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने फार पूर्वीच्या केलेले के हे ले लेखन आहे हा जो पाच वर्षाचा लोटला त्यामध्ये जग पालटले आहे आणि त्याचा ठसा माझ्यावर उमटलेला आहे देहा तर मी वृद्ध झालो आहे पण पुन्हा पुन्हा धक्के बसले आहेत संस्कार झाले आहेत ते मनावर त्यामुळे ते वाथळ बनले आहे किंवा पक्क बनले आहे माझी पत्नी स्वित्झर्लंडमधे मृत्यू पावली तेव्हा माझ्या जीवनातील एक पर्व समाप्त झाली तिच्या मृत्यूमुळे माझ्या जीवनाशी एकाकार झालेली केवढे तरी मनोदन हरपले ती कायमची अंतरली हे माझ्या मनाला पटणे फार अवघड गेले मनाचा मान पुन्हा सजासजी जमेस ना म्हणून उद्योगात मी घडून गेलो हे हा की त्यामुळे तरी थोडा बहुत विरंगुळा वाटेल हिंदुस्थानच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्या पोहतो धावपळ केली प्रचंड सभा मान मोडे तो काम आणि एकलेपणा यांचे रहाड गाडीपूर्वीपेक्षाही आता अधिक वेगाने फिरू लागले पुढे आयला मृत्यू आला त्यामुळे तर पूर्वजीवनाशी असलेला अखेरचा दोवा देखील तुटला माझी मुलगी धूर ऑक्सफर्डमध्ये विद्याभ्यास करत होती पुढे परदेशातल्या एका आरोग्यालयात तिच्यावर उपचार चालू झाले माझ्या दौऱ्यावरून परतत असे तो सुद्धा मोठ्या नाखुजीनेस घरी आलो की त्या ओसाड वाटणाऱ्या वाड्यात मी एकट्याच बसे घाटी देखील मी टाळू पाहिजे जनसंमदातून बाहेर पडले की शांतीसाठी माझे मन जनोतहानलेले असे परंतु कामात अथवा विचारात मला शांती लाभली नाही आणि माझ्यावर ज्या जबाबदारी येऊन पडत त्यामुळे अनेकदा माझे सिद्ध अगदी अस्वस्थ होऊन जाई कोणत्याही प्रकारच्या पक्षाशी वा गटाशी संबध मला अशक्य वाटे माझ्या अगदी निकटच्या सहकार्याबरोबर देखील माझे तंतोतंत जमत होते असे नाही पाहिजे तसे कार्य करणे मला अशक्य होई आणि इतरांनाही पाहिजे त्याप्रमाणे कार्य करण्याच्या कामही माझ्यामुळे अडथळे निर्माण होत त्यामुळे मनाचा कोण कोणमारा होऊ लागला वैफल्याची जाणीव वाढीस लागली आणि माझे बोर्ड ऐकण्यासाठी जनसंमर्द लोटत असले आणि माझ्या बहुजली उत्साहाच्या राटा उठत असल्या तरी सार्वजनिक जीवनात मी एकाकीस उभा असल्यासारखे वाटू लागले युरोपातील व अतिपूर्वेकडील घडामोडीचा परिणाम इतरांपेक्षा माझ्यावर अधिक झाला म्युनिक करारामुळे माझ्या मनाला असह्य धक्का बसला आणि स्पेनवरील घोरसंगण्यामुळे मला स्वतःच्या काही गमावल्याप्रमाणे हळहळ वाटली या भयाव कालाची वर्षावर वर्ष लोटू लागले तसतसे आगामी सर्वनाशाच्या विचाराने माझे मन भारावत गेले आणि जगताचे होश्यमान उजळत असेल ही श्रद्धा अस्तंगत होऊ लागली आणि आता ती सर्वनाशाची गुढी येऊन ठेपली आहे युरोपातील ज्वालामुखी संहाराचे अंगार रोखू लागले असून आम्ही हिंदुस्थानातील रहिवासी दुसऱ्या एका ज्वालामुखीच्या विवरापाशी येऊन पोचला हो। त्याचा स्फोट कोणत्या क्षणी होईल कोणला नाही या क्षणाला समोर ठाकलेल्या प्रश्नावर खेळलेले लक्ष खेचून मागे घेऊन अंतर्म्ग बनणे गेल्या पाच वर्षांचे सिंहावलोकन करणे आणि तत्संबंधी विचार शांत चित्ताने लिहून काढणे फार अवघड आहे पण ही गोष्ट शक्य झाली ते मला एक वेगळा जाळजूड ग्रंथ लिहून काढावा लागेल कारण लिहावायचे म्हणले तर लिहिण्यासारखे खूपच आहे तेव्हा ज्यात मी भाग घेतला असेल अथवा ज्यांचा माझ्यावर परिणाम घडून आलेला असेल अशा काही विशिष्ट घटनांचा थोडक्यात निर्देश करण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे रोजी लोझान येथे माझ्या पत्नीने देह ठेवला त्यावेळी मी तिच्या सन्निधाच होतो तिच्या मृत्यूच्या जरा आधी राष्ट्रसभेचा अध्यक्ष म्हणून पुनरपी माझी निवड झाल्याची बातमी मला मिळाली होती पुढे लवकरच मी विमान मार्ग हिंदुस्तानला परतलो त्या प्रवासात रोम असताना एक अनपेक्षित घटना घडून आली प्रवासाला निघण्यापूर्वी काही दिवस माझ्याकडे संदेश पाठवण्यात आला की मी रोमवरून जाईन तेव्हा मला भेटण्याची सिनॉर मुसोलिनीची इच्छा आहे फॅसिस्ट राज्य मला कितीही चिटकारा असला तरी सिनॉर मुसोलिनीला भेटावे आणि जगाच्या कर्बरात एवढी महत्वाची कामगिरी बजावणारी ही व्यक्ती आहे तरी कशी ते पहावे असे मनात यांनी स्वाभाविक ठरले असते पण गाठीबेटी घेण्याच्या मनस्थितीतच त्यावेळी ते मी नव्हतो शिवाय त्यावेळी एबीसिनियावरील मोहीम जारी होती व एक बलवत्तर अंतराय मार्गात होताच माझ्या मुलाखतीचा उपयोग फॅसिस्ट स्वतःच्या प्रचारास्तव करून घेतील ही आशंका मनात होतीच मागवून मी इन्कार करून फारसा फायदा झाला नसता एकोणीसशे साली महात्मा जीरोम मार्गे गेले तेव्हा त्यांच्यासंबंधी एक खोटीच मुलाखत जर्नल द इतालिया या पत्रात कशी प्रसिद्ध करण्यात आली होती ते मला स्मरत होते इटलीला भेट देणाऱ्या इतर अनेक हिंदी गृहस्थांच्या बाबतीतही त्यांच्या नापसंतीची कदर न ना करता असेच प्रकार घडल्याची उदाहरणे माझ्या लक्षात होती माझ्या बाबतीत तसा प्रकार घडणार नाही माझी सिनॉर मुसनीशी होणारी भेट संपूर्णपणे खासगी असेल असे आश्वासन मला देण्यात आले होते तरी देखील भेट न घेण्याचे मी ठरवले आणि माझा सखेद नकार मी सिनॉर मुसनिला कळवला इतके झाले तरी डच क एलएम कंपनीच विमान रोमला एक रात्र मुकाम करीत असल्याकारणाने रोम टाळून जाणी मला शक्यच नव्हत हो रोमला पोहोचल्यानंतर लगेच एका बड्या अधिकाऱ्यानी माझी भेट घेतली आणि त्या रात्री सिनॉर मुसोलिनीला भण्यासाठी मी याव म्हणून त्याने मला निमंत्रण दिल तो म्हणाला की भेटीची सारी व्यवस्था करून ठिकाणी आहा मला याची मोठी डवल वाटल भेटीस ये वाट अशक्य असल्यामुळे मला क्षमा असावी असं मी आधीच कळवले असल्याचही मी त्याच्या निदर्शनास आणले चांगला एक तास म्हणजे भेटीजवळ होईपर्यंत आमचा वाद चालू होता अखेर निर्णय माझ्या मताप्रमाणेच लागला आमची भेट झाली नाही हिंदुस्तानला मी परतलो आणि कामाला झुंपलो थोड्या दिवसानंतर राष्ट्रसभेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षीय कार्य मला करावे लागले गेली बरीच वर्षे मी तुरुंगातच काढल्याकारणाने बाहेरच्या घटनांशी मी अपरिचित होतो अनेक घडामोडी नवे गटबंध ठळक पक्षभेद राष्ट्रसभेत झाल्याचं मला आढळून आले संशय कटुता व विरोध यांचे वातावरण पसरलेले दिसले पण परिस्थितीचे नियंत्रण करण्याची धमक आपल्या अंगी आहे असा आत्मविश्वास वाटत असल्याकारणाने मी या गोष्टींची दखल घेतली नाही मला इष्टत्या मार्गाने राष्ट्रसभेचे गाडे मला नेता येत आहे असे दृश्य काही काळ दिसले पण लवकरच मला अनुभव आला की विरोधाची मुळे खोलवर गेलेली आहेत परस्परांविषयीचा संशय आणि आमच्यात उद्भवलेली कटुता फुंकर मारून सहज न्यायशी करता येण्यासारखी नाही अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार मी अनेकवार केला पण त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडेल ही जाणीव असल्याकारणाने मी तो बेतरहित केला पुढे काही महिने हा राजीनाम्याचा प्रश्न वारंवार माझ्या मनात उभा राही राष्ट्रसभेच्या कार्यकारी मंडळातील माझ्या सहकार्यासमोर सुरळीतपणे कार्य करणे मला अवघड जाऊ लागले माझ्या कार्याकडे ते साशांकतेने पाहत आहेत गोष्ट मला स्पष्टपणे दिसून आली माझी कोणतीही एखादी गोष्ट त्यांना नापसंद पडली असे नाही पण माझ्या एकंदर कार्याचा रोख त्यांच्यापासना त्यांना जसे वाटावे हे सगळ नव्हते कारण माझा दृष्टिकोन त्यांच्याहून भिन्न होता राष्ट्रसभेने घेतलेल्या निर्णयांशी मी पूर्णतया एकनिष्ठ असे पण त्या निर्णयातील काही मुद्द्यांवर मी जोर देई तर त्यांचा जोर निळ्याच मुद्द्यावर असे शेवटी राजिनामा देण्याचे मी निश्वित केले आणि माझा निर्णय गांधीजींच्या कानावर घातला त्यांना पाठवलेल्या पत्रात मी लिहिलेले ले होते की युरोपहून परत आल्यापासूनचा माझा असा अनुभव आहे की कार्यकारी मंडळीच्या बैठकीनंतर मला अत्यंत शीण येतो माझा शक्तिपात होत आहे असे वाटते प्रत्येक बैठकीनंतर मला वाटते की मी वृद्ध होत आहे कार्यकारी मंडळाच्या इतर सभासदांना देखिल, असाच अनुभव येत असल्यास त्यात नवल नाही हा अनुभव मोठा कटू आहे त्यामुळे काम नीट पार पडत नाही पुढे लवकरच दूरदेशी काही घटना घडली हिंदुस्थानशी तिचा संबंध होता परंतु माझ्या मनावर तिचा फार परिणाम झाला आणि माझा निर्णय मी बदलला ती घटना म्हणजे स्पेनमधील जनरल फ्रँकोचे बंड जर्मन व इटालियन सायने चालू असलेल्या या बंडाचा परिणाम युरोप व्याप्त अथवा जगतव्यापी संग्रामात होणार असे मला वाटू लागले हिंदुस्तान त्यामध्ये खेचला जाणे अपर्याय होते अशावेळी एक दलाने काम करण्याची गरज असता आमची संघटना कमकुवत बनवणे अथवा तिच्यात आंतरविरोध निर्माण करणे युक्त झाले नसते युरोपमधील घटनेचे मी केलेले विश्लेषण संपूर्णपणे चूक नव्हते पण कालगंती चूक झाली आणि ज्या घटना काही वर्ष लोटल्यानंतर घडल्या त्या अगाऊच घडतील असा आगाऊ निर्णय माझ्या बुद्धीने घेतला स्पेनमधील लढ्याची माझ्या मनावर संस्क्रिया झाली तिच्यावरून माझ्या मनात हिंदी प्रश्न जागतिक घडामोडींशी कसे संलग्न झालेले होते ते दिसून येईल चीन एबिसिनिया स्पेन मध्ययुरोप हिंदुस्तान किंवा आचारिता देशांमध्ये दे, जे वेगवेगळे राजकीय वा आर्थिक प्रसंग घडून येत होते ते सारे एकाच जागतिक प्रश्नाचे विविध पैलू आहेत असे मला अधिकाधिक वाटू लागले हा मूलभूत प्रश्न निकालात निघाल्या वाचून त्यांचे खरे निराकरण होणे शक्य नाही पण हे प्रश्न कायमचे मिटण्यापूर्वी आंदोलने व उत्पाद होण्याचा संभव फार आधुनिक जगात शांतता अविभाज्य आहे असे ज्याप्रमाणे म्हणतात त्याचप्रमाणे स्वातंत्र्यही अविभाज्यच आहे त्यामुळे जगाचे काही भाग स्वतंत्र तर काही भाग दासत्यात असे फार काळ जाणणे शक्य होणार नाही फॅसिस्टवाद व नाझीवाद यांनी जगाला जी साकडे घातली आहे त्याचे ऐन स्वरूप साम्राज्यवादासारखेच आहे ती सा जोळी भावंडेच आहेत फरक इतकाच की साम्राज्यशाहीचा कारभार वसाहतीत व अंगित प्रदेशात चालतो तर फॅसिस्ट नाझीवादाचा अंमल तितक्याच करडेपणाने स्वदेशातही सुरू असतो म्हणून जगात स्वातंत्र्य नांदावायचे असेल ते केवळ फॅसिस्टवाद व नाझीवाद यांच्या हकालपट्टीकडून चालणार नाही तर साम्राज्यशाहीचे देखील पुरेपूर उच्चाटन केले पाहिजे परराष्ट्रीय परिणाम केवळ माझ्यापुरताच मरत येत नव्हता हिंदुस्थानातील अनेक लोकांच्या मनात तसेच विचार येऊ लागले आणि सामान्य जनतेमध्ये देखील त्या विषयांविषयी औत्सुक्य निर्माण झाले चीन एबिसिनिया पॅलेस्टाईन व स्पेन यांच्याविषयीची सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राष्ट्रसभेनीसबंध दक्षभरच्या हजारो सभा घेतल्या त्यामुळे जनतेमधील हे औत्सुकी टिकून राहिले चीन व स्प्रकडे औषधीय स्वरूपाचे थोड़बहत साहाय्य पाठवण्याचही प्रयत्न आम्ही कल आंतरराष्ट्रीय घडामोडीबाबतची ही व्यापक आस्था आमच्या राष्ट्रीय लढाड्या उच्चतर भूमिका प्राप्त करुन देऊन राष्ट्रवादाला सदैव चिकटला संकुचितपणा कमी करण्याच्या कामी उपकारक ठरली तथापि देशातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर या परदेशी घटनांचा परिणाम झाला नाही तसे होणे अपर्यार्यच होते तो आपल्याच विवंचनेत सुर होता नित्यवाढत्या कर्मकटकटींनी कर्म कर्ण त्या दारिद्र्याने आणि त्याला चिडून टाकणाऱ्या नानावी दोझ्यांनी त्याचे जीवन व्याप्त झाल होते काही म्हटल तरी शेतकऱ्यांचा प्रश्न हाच हिंदुस्थानातील प्रमुख प्रश्न होता राष्ट्रसभेन शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम आखला होता तो बराच व्यापक असला तरी त्यामध्ये विद्यमान समाज समाजव्यवस्था संमत धरलेली होती कामगारांची स्थिती अधिक चांगली होती असे नव्हे संप वर्चेवर होत राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या लोकांमधे ब्रिटिश पार्लमेंटने हिंदुस्थानवर लादलेल्या नव्या राज्यघटनेबद्दल उहापुह चालू असनुसार प्रांताच्या हाती थोड़बहत अधिकार देण्यात आलेले असले तरी खऱ्या सत्तेची किल्ली ब्रिटिश सरकारच्या व त्यांच्या प्रतिनिधींच्या हातीच सुपूर्द करण्यात आलेली होती अर्धवट लोकसत्ताक असे प्रांत व स्वयंतंत्र संस्थाने यांची मोड बांधून एक संयुक्त राज्य स्थापावे अशी योजना मध्यवर्ती सरकारबाबत करण्यात आलेली होती आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीची चौकट खंबीर करावी हा तिच्यातील हेतू होता हा सारास प्रकार लोकविलक्षण होता तद्नुसार राज्य गाडा चालू होणे अशक्य होते ब्रिटिशांचे हितसंबंध सुरक्षित राहावे म्हणून मानवी बुद्धीला ज्या क्लुप्त्या योजने शक्य होईल तेवढ्या त्यात घुसळून दिल्या राष्ट्रसभेनं ही राज्यघटना धुडकावून लावली होती खरे म्हणजे तिच्याविषयी चांगले बोलणारी व्यक्ती उभ्या दिशात विरळच होती प्रारंभी घटनेपैकी प्रांतिक विभागाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आम्ही राज्यघटना धुडकावली असली तरी निवडणुकी लढवण्याचे ठरवले निवडणुकीमुळे लक्षावधी मतदारांचाच नव्हे तर इतरांचाही संबंध घडतो या सार्वत्रिक निवडणुकीचा सा प्रसंग माझ्या दृष्टीने एक संस्मरणीय प्रसंग ठरला स्वतः मी उमेदवार नसलो तरी राष्ट्रसभेच्या वतीने मी सारा देश पालता आणि निवडणुकीत के प्रित्यर्थ केलेला दौऱ्याच्या बाबतीत मी जवळजवळ एक उच्चांगच प्रस्थापित केला उन्यापुर्या चार महिन्यांच्या अवधीत मी सुमारे पन्नास मैलांचा माईलांचा प्रवास केला सर्व प्रकारची वाहने वापरली आणि जिथे वाहने पोचत नव्हती असे दूरचे ग्रामीण भागही सोडले नाहीत विमान आगगाडी मोटर मालमोटर टांगा बगी खटारा पायगाडी हत्ती उंट घोडा आगबोट होडी इत्यादी तर मी वापरलीच पण पायीदेखील प्रवास केला माझ्याबरोबर मी ध्वनिक्षेपक बाळगत असे आणि दिवसाकाठी डझनबर सभांमध्ये भाषणी करीत असे वाटेने जमा झालेल्या मंडळींना उद्देशून बोलावे लागे ते काही प्रचंड सभांमध्ये लाखांपर्यंत श्रोतृवर्ग जमे सरासरी दर सभेला वीस लोक असतच प्रत्येकी सर्वसभेत मिळून एक लाख तरी लोक उपस्थित असत कधीकधी त्यांच्या संख्या लाखांच्या वरही वर जाईल अंदाजे एक कोटी लोक माझ्या सभांना हजर राहिले असावेत आणि प्रवासामध्ये या त्या मार्गाने यांचा माझ्याशी संबंध आला अशांची संख्या तर याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक असावी हिंदुस्तानच्या उत्तर सीमेपासून तो दक्षिण समुद्रापर्यंत मी भरधावा निघालो होतो विश्रांती अशी जवळजवळ नव्हतीच त्या काळी निर्माण झालेल्या खळबळीमुळे आणि जनतेच्या अपूर्व उत्साहामुळे माझा जोम टिकून राहिला होता या निवडणुकीच्या दौऱ्यात हजारो लोकांनी आमच्या वतीने काम केले आणि त्यामुळे सारा देश हलून सर्वत्र नवीन जीवनाची चिन्हे दृष्टोत्पत्तीस येऊ लागली या सर्व प्रचाराकडे आम्ही केवळ निवडणुकीचा प्रचार म्हणून पाहत नव्हतो आमचे लक्ष निव्वळ तीन कोटी मतदारांकडे नव्हते मतदानाचा अधिकार नसणारे जे कोट्यवधी इतर लोक होते त्यांच्याकडेही आमची दृष्टी लागलेली होती विस्तृत अशा या दौऱ्यामध्ये माझ्या मनाला वेधून टाकणारा आणखी एक भाग होता या प्रकरणामध्ये हिंदुस्थानच्या व तिच्यातील जनतेचा माझ्या मनासमोर आविष्कार झाला माझ्या देशाची सहस्रावधी रंगदाळ पैलू जसे माझ्या दृष्टीला पडले त्याचप्रमाणे त्या सर्वांवर सदैव उमटलेला हिंदुस्तानच्या एकत्वाचा ठसाई माझ्या दृष्टीस पडला माझ्याकडे नजर लावलेल्या लक्षावधी डोळ्यांच्या आड काय असेल त्याचा अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न केला भारताचे स्वरुप मी जस जसे अधिकाधिक न्यायात गेलो तसतसे त्याच्या अपार सौंदर्याविषयी व वैविध्याविषयी मी किती अनभ्यस्त होतो आणि मी जाणून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी अद्याप बाकी होत्या त्याची कल्पना मला आली माझ्याकडे भारत जणू काही सस्मित पाहत आहे असे मला वाटे खुची तसंही मनात येईल की तो उपवासाने पाहत त्याचे यथार्थ आकलन आपल्याला होत नाही अधूनमधून मी एखादा दिवस सुटी घेत असे आणि अजिंठ्याची लेणी व मोहोंजदरो येथील उत्खनी पाहण्या जाई क्षणभर इतिहास काळात मी वावरत आहे असा बास होई आणि अजिंठ्याच्या भिंती चित्रातील बोधीसत्वांची व प्रमदांची माझ्या मनात गर्दी उडून जात असे नंतर काही दिवसांनी शेतात राबणाऱ्या अथवा गावच्या विरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रीकडे पाहताच मला अजिंठ्याच्या चित्रात पाहिलेल्या स्त्रियांच्या आकृतींचे स्मरण होऊन माझे मन चकित होत असे सर्वसाधारण निवडणुकात राष्ट्रसभा विजयी झाली आणि प्रांतांमध्ये राष्ट्रसभेने मंत्रीपदी स्वीकारावी की नाही या प्रश्नावर फार मोठे रण माजले अखेरीस वाईसराय अथवा गवर्नर यांच्याकडून राज्यकारभारात ढोळाढोळ करण्यात येऊ नये या आश्वासनावर तडजोड निघून मंत्रीपदे स्वीकारण्याचे आम्ही ठरवले एकोणीसशे सदसष्टच्या उन्हाळ्यात मी ब्रह्मदेश व मलाया या देशांना भेट दिली दे विश्रांती मात्र मुळीच मिळाली नाही कारण जाईन जनता व कार्यक्रम पाठीमागे लागलेले असतच पण वातावरणातील फेरबदल सुकत होता ब्रह्मदेशातील उमलत्या व नवथर उमेदीची जनता पाहून मला फार आनंद झाला प्राचीनत्वाची निशाणी धारण करणाऱ्या हिंदी जनतेपेक्षा ही ब्रह्मी ब्रम्हिजनता अनेक दृष्टीने निनाळी दिसत होती हिंदुस्थानात नवीन समस्या निर्माण झाल्या होत्या देशातील बहुतेक प्रांतांमध्ये राष्ट्रसभेची मंत्रिमंडळ अधिकारूढ झाली होती आणि त्यापैकी कित्येक मंत्री वर्षोगंती तुरुंगवास भोगून आलेले होते माजी बहीण विजयलक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतीय मंत्रिमंडळातील एक मंत्री बंडली हिंदुस्थानातील तीस पहिली श्रीमंत्री राष्ट्रसभेची मंत्रिमंडळ स्थापन झाल्याचा तत्काळ परिणाम असा झाला की डोक्यावरचे एक मोठे ओझे हो खाली उतरल्यासारखे एक समाधानाचे वातावरण देशभर पसरले देशात नवीन जीवन संचारू लागले आणि आता काहीतरी फार मोठ्या घटना ताबडतोब घडणार अशी अपेक्षा शेतकरी व कामगार वर्गात उत्पन्न झाली राजकीय कैदी मुक्त झाली पूर्वी कधीही नसेल असे नागरिक स्वातंत्र्य जनतेला मिळू लागले राष्ट्रसभेचे मंत्री स्वतः अंग मोडून खपत व इतरांनाही अंग मोडून काम कराव्यास लावत पण त्यांना पुराण्या सरकारी यंत्राला हाताशी धरूनच काम करावे लागेल ते पडले अपरिचित आणि पुष्कळ अंशीविरोधी त्यातील वरिष्ठ अधिकार वर्गही मंत्र्यांच्या हुकमतीत नव्हता गव्हर्नर मंत्रिमंडळाचा दोनदा खटका आणि मंत्र्यांनी राजीनामे सादर केले इतक्या थराला गोष्टी गेल्यावर गव्हर्नरांनी मंत्र्यांचे म्हणणे मान्य केले आणि पेच प्रसंग टळला तथापि मुलकी अधिकारी पोलीस अधिकारी व इतर वरिष्ठ नोकरवर्ग मिळून बनलेला जो जुना संच त्याला गव्हर्नरचे पाठबळ आणि खुद्द राज्यघटनेचे कवच लाभल्यामुळे त्याचे सामर्थ्य व प्रभाव खूपच होता याची जाणीव पदोपदी होत असे या अडथळ्यामुळे प्रगतीचा मंदावला आणि असंतोष वाढत चालला या असंतोषाचा आविष्कार खुद्द राष्ट्रसभेतच होऊ लागला आणि अधिक पुरोगामी गट अस्वस्थ होऊ लागले आमच्या राष्ट्रसभेच्या लढाऊ संघटनेला हळूहळू केवळ निवडणूक मंडळाचे स्वरूप प्राप्त होत चाललेले पाहून मी सुद्धा बेचेन झालो होतो स्वातंत्र्या असतो लढा करणे अपर्याय होणार प्रांतिक स्वातंत्र्यता हे घडीबरोबरचे स्वप्न ठरणार अशी चिन्ह दिसू लागली एकोणीसशे अडोतीसच्या एप्रिल महिन्यात राष्ट्र राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळाच्या कारभाराविषयी मला वाटणारे असमाधान मी गांधीजींना एका पत्राद्वारे कळवले जुन्या चाकोरीत बसण्याची धडपड अधिक प्रमाणात त्यांच्याकडून चालू असून तिचेच समर्थन करण्याचे प्रयत्न त्यांच्या हातून होत आहेत आम्ही एवढ्या परिश्रमाने जनमानसात जे श्रेष्ठ स्थान मिळवले आहे तेथून आपण होत आहोत ही त्याहूनही दुःखद गोष्ट मामूली राजकारणाच्या पाठोवर आपण येऊन पोचत आहोत मंत्रिमंडळाच्या बाबतीत ही टीका कदाचित वाजवीहून अधिक कडक झाली असेल कारण मंत्रिमंडळापेक्षा त्यावेळीच्या घटना हो व परिस्थिती यांच्याकडेच दोषाचा बराचसा वाटा होता राष्ट्रकार्याच्या अनिविधित क्षेत्रात आमच्या मंत्रिमंडळांनी केलेली कामगिरी वास्तविक चांगली भरीव अशी होती पण त्यांना आखून ठेवलेल्या चतुर्सीमांमध्ये काम करावे लागे आणि आमचे प्रश्न त्या सीमांच्या पार झाल्याविना सुटण्यासारखे नव्हते हो शेतकरी विषयक कायदे व वर्धा शिक्षण योजना याबाबतच्या उपक्रमांपैकी होत शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा बराच बोजा कमी झाला हरेक मुलाला वयाच्या सातव्या वर्षापासून चौदा वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे हा वर्धा शिक्षण योजनेचा हेतु आहे व्यवसायाद्वारा शिक्षण देण्यात यावे या आधुनिक सिद्धांताच्या पायावर त्याची रचना झालेली असून त्यांची योजना अशा प्रकारे आखण्यात आलेली आहे की ती शिक्षणातील सत्वांश तर नष्ट होऊ नये पण खर्च तर कमी होत जावा हिंदुस्थानसारख्या देशात जेथे कोट्यवधी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे तिथे खर्चाच्या बाबतीत अतोनात महत्व आहे या योजनांमुळे हिंदुस्थानातील शिक्षणीय क्षेत्रात क्रांतीगृहण आली असून तिचा भरपूर विकास करता येण्यासारखा आहे उच्च शिक्षणाचा प्रश्न धडाडीने हाताळण्यात आला त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याकडेही लक्ष ठेवण्यात आले पण राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळाच्या प्रयत्नांना भर येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामे दिले प्रौढ शिक्षणाचा प्रसार बराच नेटाने करण्यात आला होता आणि तो चांगला यशस्वी पण झाला ग्रामोदाराचे कार्य देखील खूप तळमळीने करण्यात आले मंत्रिमंडळाने चांगले भरीव कार्य केले पण त्यामुळे हिंदुस्थानचे मूलभूत प्रश्न सुटण्यासारखे नव्हते ते सुटण्याकरता अधिक मूल्यगामी पालट घडवून आणून सर्व प्रकारच्या वरिष्ठ हितसंबंधाचे रक्षण करणाऱ्या साम्राज्यशाही तटबंदीचे उच्चाटन करून टाकणे जरुरीचे होते असे असल्यामुळे राष्ट्रसभांतर्गत स्थितीप्रिय व प्रगतीप्रिय गटांमधील संघर्ष वाढत चालला ऑक्टोबर एकोणीशे सदतीसमध्ये भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीत याविरोधांचा आविष्कार संघटित स्वरुपात झाला ही घटना गांधीजींच्या मनाला फारच लागली आणि खासगी बोलण्यामध्ये त्यांनी त्यासंबंधीची आपली नापसंती सडदोडपणे व्यक्तही केली तदनंतर त्यांनी एक लक्ष लिहून राष्ट्रसभेचा अध्यक्ष म्हणून मी जे काही एक वृत्य केले होते त्याविषयी आपली नापसंती व्यक्त कली कार्यकारी मंडळाचा एक जबाबदार सभासद म्हणून इथप्पर कार्य करणे मला शक्य नाही असा विचार माझ्या मनात आला परंतु गोष्टी निकरावर येतील असे काही न करण्याचे मी ठरविले राष्ट्राध्यक्षत्वाच वर्ष संपत आल होत त्यामुळे वर्ष संपताच अधिकारसूत्रे हळूच खाली ठेवता येणार होती लागोपाठ दोनदा आणि एकंदर मिळून तीनदा मला अध्यक्षपद मिळाले होते पुन्हा एक वार मलाच अध्यक्ष करावे अशी भाषा ऐकू होती त्या सुमारास मी एक गम्मत केली आणि तिच्यामुळे माझी करमणूकही खूप झाली मी एक लि लिहून तो नाव न घालता मॉडर्न रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध केला त्यात माझ्या फेरनिवडणुकीला मी विरोध केलेला होता लेख कोणी लिहिला त्याची कोणालाच म्हणजे संपादकाला सुद्धा दाद नव्हती त्याच्या प्रतिक्रिया माझ्या सहकाऱ्यांवर आणि इतर म्हणण्यांवर कसकशा होत होत्या याची मौज मी पाहत राहिलो लेखक कोण असावं याबद्दल वाटेल तसे तर्कवितर्क सुरू होते आणि आपल्या इन्साईड इंडिया या ग्रंथात जॉन ग्रंथर्नी या लेखाच्या लेखकाचे नाव उदृत करीपर्यंत या रहस्याचा भेद फारच थोड्या व्यक्तीनं झाला असेल राष्ट्रसभेच्या हरिपुरा येथील पुढील अधिवेशनासाठी सुभाषचंद्रांची निवड झाली आणि तदनंतर लवकरच मी युरोपमध्ये जावायचे ठरवले मुलीला भेटावायचे होतेच पण युरोपात सफर करून माझे थकलेले व गोंदळलेले मन ताजेतवाने करावे हा त्या सफरीचा खरा उद्देश होता परंतु शांतचित्ताने विचार करावा किंवा मनाचे अंधारलेले कानेकोपरे ज्ञानदीपाने उजळावे अशी युरोपमधील परिस्थिती नव्हती तेथील वातावरण कोंदटले होते आणि वादळ उठण्यापूर्वीच्या शांततेसारखी वर कर्नी शांतता तिथे दिसून येत होती एकोणीशे अडतीस सालच ति युरोप खंड होते नेविल चेंबरलेन यांच्या तडजोडीच्या राजकारणाला त्यावेळी भरती आलिली होती आणि विश्वासघात करून चिरडून टाकल राष्ट्राच्या माथ्यावर पाय देऊन म्युनिक पुढे जो प्रसंग घडून आला तिकड भरधावा निघाले होते हिंदुस्थानातून मी तडक बार्सिलोना इथं उतरलो आणि संघर्षाने पेट्रिया युरोपात प्रवेश कलि पाच दिवस माझा तेथे मुक्काम होता रोज रात्री आकाशातून होणारी बॉम्बची वृष्टी मी पाळत होतो त्या व्यतिरिक्तही मी तेथे अशा अनेक गोष्टी पाहिल्या की ज्यांचा माझ्या मनावर खूपच परिणाम घडून आला अपेक्षणा संहार आणि माथर कोसळू पाणारी संकटे यांनी घेतलेल्या त्या माझ्या मनाला जी शांती लाभली ती मला युरोपात अन्यत्र लाभली नसेल धैर्य निश्चय आणि आपण काहीतरी सत्क्रम करीत असल्याची भावना यांची प्रवाद येथे फाकलेली होती तेथून मी इंग्लंडला गेलो आणि एक महिना त्या देशात राहिलो सर्व दर्जाच्या व मतांच्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या तेथील सर्वसामान्य जनात एक प्रकारचा सुयोग्य असा बदल झाल्याचे मला आढळून आले पण ज्या शिखरावर चेंबरलेन अधिष्ठित झालेले होते तेथे मात्र काहीच बदल झालेला नव्हता नंतर मी चेकोस्लोएकी गेलो आणि तेथे आपण ज्या पक्षाचे कैवाळी मानलो जातो आणि ज्यांचे स्नेही मनवितो त्यांचे गळे मोठ्या ब्रम्हज्ञानाच्या गोष्टी सांगून कसे कापावेत तो राजकारणातील महागहन व गुंतागुंतीचा खेळ मी अगदी जवळून पाहिला म्युनिक येथील घटनेच्या वेळी लंडन पॅरिस व जिनिवा या तीन ठिकाणाहून मला हा डाव पहायला मिळाला आणि मी माझ्या मनाशी अनेक सिद्धांत बांधले संकटकाळ येताक्षणी प्रगत समजले जाणारे गट व लोक यांचा अधपात व्हावा याच मला भारी नवल वाटले जिनिवा शहर मला पुराण वस्तू संग्रहालयातील एखाद्या चिजेप्रमाणे भासल तेथे आपापल्या मुख्य कचेऱ्या थाठून बसलेल्या विविध आंतरराष्ट्रीय संघटनांची कलेवरच जणू काही त्या ठिकाणी इथंचा पसरलेली होती युद्धप्रसंग टळला एवढ्यावरच लंडन शहर खुश होते त्या पलीकडे दुसऱ्या कशाचीही त्याला दखल दा नव्हती हो हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्याला निश्चिंत बसता येईल ही कल्पना पण पन एक साल उलटण्याच्या आतच असे मानणाऱ्यांचा भ्रमणीराज झाला चेंबर लेनच्या कमान सध्यापुरती तरी चढती होती अधूनमधून टीकेची कुजबूज ऐक येत होती नाही असे नाही पॅरिसकडे आणि विशेष करून तेथील मध्यवर्गाकडे पाहून मला फार हळ वाटली बिचार आणि जोराचा निषेध देखील केला नाही क्रांतीचे प्रत्येक म्हणून त्रिखंड किर्ती गाजलेल्या पॅरिसचीही अवस्था कष्टी मनाने मी युरोपमधून परत आलो माझ्या अनेक भ्रमांचा निराश झालेला होता वाटेत मी इजिप्तमधे थांबलो तेथे मुस्ताफा नाहास पाशा व वफ्त पक्षाचे इतर नेते यांनी माझे अतिशयप्रमाणे स्वागत केले त्यांची पुनश्च भेट झाली आणि बराबर पालटत चाललेल्या जागतिक परिस्थितीच्या अनुरोधाने उभय देशांपुढील समान प्रशांची चर्चा करण्याची संधी मिळाली म्हणून मला बरे वाटले पुढे काही महिन्यांनी वफद पक्षाचे एक शिष्टमंडळ हिंदुस्थानात आले आणि त्यांनी राष्ट्रसभेच्या वार्षिक अधिवेशनालाही भेट दिली देशातील नेहमीच्या कटकटी व गुंत चालूच होते माझ्या सहकाऱ्यांशी कसे जमून घ्यावायचे ही पंचाईत माझ्यासमोर उभी होतीच जग कल्पनांताच्या उंबऱ्यावर उभे असताना अनेक राष्ट्रसभावाले आपसातील क्षुद्र स्पर्धेत चूर असल्याचे पाहून माझे मन व्यथित झाले समाधानाची गोष्ट एवढीच होती की राष्ट्रसभेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अजूनही सरासार विवेक बऱ्याच प्रमाणात जागृत होता राष्ट्रसभेव्यतिरिक्त संघटनात् तर खूपच अदप्पा झालेला होता जातीय तेढ संघर्ष वाढत्या प्रमाणात होता जनाब जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीग उत्तरोत्तर अधिकच अराष्ट्रीय संकुचित वृत्तीची आणि तरवाईक होत चालली होती द्वेष व अत्याचार हा तिचा नाझी पक्षासारखा विघाळता कार्यक्रम होता आमच्या सार्वजनिक जीवनावर दुष्परिणाम घडवून आणणाऱ्या या जातीय संघटनातील वाढता बाष्कापणा पाहून अधिकच दुःख होईल लीगचे वर्तन नापसंद असणाऱ्या आणि राष्ट्रसभेला मांडणाऱ्या मुसलमानांची संख्याही बरीच होती हे खरेदी स्वीकृत मार्गणे जाता जाता मुस्लिम लीग साहजिकपणेच वाम मार्गाला लागली आणि शेवटी हिंदुस्थानात लोकसत्ता नको व देशाची फाळणी झाली पाहिजे असे म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली या वाह्यात मागण्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळाले कारण राष्ट्रसभेचे प्रभुत्व हाणून पाडण्यासाठी इतर सर्व विरोधी शक्तीप्रमाणे मुस्लिम लीगलाही त्यांचा पाठिंबा होताच जगात कोठेही यापुढे छोट्या राष्ट्रांना स्थान उरले नाही एखाद्या राष्ट्रसंघाचे घटक म्हणूनच त्यांना जगता आले तर येईल ही गोष्ट ज्या काही स्पष्ट होत चालली होती त्याचवेळी देशाचे तुकडे पाण्याची ही योजना पुढे मांडण्यात यावी ही घटना आश्चर्यवहोय कदाचित ही मागणी गंभीरपणे केलेली नसण्याचाही संभव आहे पण जनाबजीनांनी जो द्विराष्ट्रवाद सिद्धांत मांडला होता त्याची ही मागणी म्हणजे क्रमशुद्ध पर्यावसन होते जातीयवादाला जे हे नवे वळण मिळाले होते त्याचा धर्मभिन्नतेशी फारसा संबंध नव्हता कारण ती खासच दूर करता येण्याजोगी होती देश स्वतंत्र अखंड व लोकसत्ता कसावा असे म्हणणाऱ्या व धर्माच्या नावाखाली स्वतःचे खास हितसंबंध टिकवू पाहणाऱ्या काही प्रतिगामी व सरंजामी गटांमधील संघर्षांमुळे हित्य निर्माण झालेली होती निरनिराळ्या धर्मग्रंथांच्या अनुयायी गणांकडून अशा प्रकारे आचरला व राबवला जाणारा धर्म हा मला आपत्ती समान वाटे वैयक्तिक वा व वा सामाजिक प्रगतीच्या मार्गातील ती धोड आहे असे वाटे जो धर्म आध्यात्मिक व भ्रातृभाव यांचे उगमस्थान असावायचा त्यातून द्वेष संकुचितपणा निचता व निंद स्वार्थ यांचे हालहाल बाहेर पडत होते एकोणीसशे एकोणचाळीसच्या प्रारंभी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या प्रसंगी राष्ट्रसभेतील विरोध निकरावर आले दुर्दैवाने मौलाना अब्ल कलाम आझादांनी उभेनं राहण्याचे ठरवल्यानंतर निवडणुकीचा सामना होऊन सुभाषचंद्र बोस विजयी झाले या घटनेमुळे अनेक भानगडी उपस्थित होऊन पुढे अनेक महिने पेच प्रसंगातच गेले राष्ट्रसभेच्या त्रिपुरी येथील अधिवेशनाच्या वेळी अप्रशस्त देखावा दिसून आला माझा उत्साह त्यावेळी अगदी मावळला होता वाटेतच मोडून न पडता आमचे गाडे शेवटपर्यंत ढकलत जाते की नाही याची शंकाच वाटत होती राष्ट्रात व परराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी सुरू होत्या त्यांचा हा माझ्या मनावर परिणाम झाला होताच पण माझे मन मरगळून जाण्याच्या कारणांचा सार्वजनिक जीवनाशी साक्षात संबंध नव्हता माझा मलाच्वीट आला होता त्यावेळीच्या एका लेखात मी लिहिले ले होते की माझ्या सहकार्यानं माझ्यापासून समाधान लाभत नसावे असे मला वाटते पण तसे होत असल्यास नवल नाही कारण माझ्याकडे पाहून मला स्वतःला समाधान वाटत नाही असल्या प्रकृतीच्या माणसाकडून नेतृत्व होणे नाही आणि ही गोष्ट माझ्या सहकार्यानं जितके लवकर उमगेल तितके बरे मनोव्यापार ठाकठीक होत असले आणि वळण लागल असल्याकारणाने बुद्धिकारक्षम असली तर मनोबुद्धीच्या जा कार्यात ज्यामुळे चतना व सामर्थ्य प्राप्त होत असत्या शक्तीच गेल्यासारख्या झाल्या आहेत सुभाषचंद्राणीनंतर अध्यक्षपदाचा त्याग करून फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कली ही संघटना राष्ट्रसभा प्रतिस्पर्धी बनावी असा जवळजवळ त्यातला हेतू होता काही काळानंतर ती संपुष्टात झाली तसे होणे अपरिहार्यच होते परंतु तिच्या प्रस्तापनेमुळे विघटनात्मक प्रवृत्तींना जोर चढून एकंदर जी हाट चालू होती तिच्यात भरस पडली आकर्षक घोष वाक्यांच्या आडोशाला उभे राहून संधी साधू व साहसी लोकांना आपले घोडेपुढे दामटण्यास अवसर मिळाला या घटनेमुळे जर्मनीमधील नाझी पक्षाच्या उदयाचा इतिहास मला आठवल्यापासून राहिला नाही एखादा कार्यक्रम पुढे करून जनतच पाठबळ संपादन करावायचे आणि मग तिच बळ अजिबात दुसऱ्याच कोणत्यातरी कार्यासाठी वापरायच ही त्यांची नीती असवीन कार्यकारी मंडळापासून मी बुद्ध्याज लग राहिलो माझे तिथ जम्ल असे वाटना झालखा अनेक गोष्टीही मला नापसंत होत्या राजकोट प्रकरणी गांधीजींनी कलिला उपवास आणि तज्ञ घटना यामुळे मी अस्वस्थ झालो होतो त्यावेळी लिहिलेल्या एका लखात मी लिहिल होते राजकोट प्रकरणाकड़ पाहून माणसाला अधिकच आगतिक वाटू लागत मला जे समजत नाही तेथे मला कार्य करता येत नाही ज्या घटना घडत्या आहेत त्यांचा ग्रंथच मला लागत नाही मी आणखी असेही लिहिले होते की आमच्यापैकी अनेकांना मार्गनिश्चित करणे उत्तरोत्तर कठीण होत आहे डाव्या उजव्या गटापैकी एकाची निवड करण्याचा अथवा खरे म्हणजे राजकीय निर्णय घेण्याचाही हा प्रश्न नाही परस्पर विरोधी व तर्कशून्य निर्णयांना अन्नपणे मान्यता देत राहावी त्यांना विरोध करावा किंवा मोकाट बसून रहावे एवढेच तीन पर्याय होते त्यातला कोणताच पर्याय सहजासहजी पसंत पडण्याजोगा नव्हता नापसंत वाटणाऱ्या अथवा बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींचा अंधश्रद्धेने स्वीकार करीत गेल्याने मनशक्ती ढिल्या व पांगळ्या पडत जातात अशा मार्गाने कोणतीही व्यापक चळवळ चालवणे शक्य नाही निदान लोकसत्ता चळवत नाहीच नाही विरोधामुळे आपला शक्तिपात होऊन शत्रूचे बळ वाढले असे चिन्ह दिसू लागले की विरोध करणे मनाला अवघड वाटते बरे सगळीकडून कार्यशक्तीला हाक येत असता क्रियाशून्य बनवे तर वैफल्याचा व अशाच हरदरेच्या भावनांचा गंज मनावर चढू लागतो एकोणीसशे अडोतीसच्या अखेरीस युरोपहून परत आल्यानंतर लगेच काही काळाने आणखी दोन कार्याकडे माझे लक्ष वेधले लुधियाना इथं भरलेल्या अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद मी स्वीकारले त्यामुळे हिंदुस्थानातील जवळजवळ सरंजामदारी पद्धतीने चालणाऱ्या संस्थानांमधील पुरोगामी शक्तींशी माझा संबंधाला अनेक संस्थानांमध्ये त्यावेळी वाढता प्रक्षोभ प्रत्यास होता त्यामुळे जनसंघटना व अधिकारी यांच्यामध्ये खटके उडत अधिकाऱ्यांना अनेकदा ब्रिटिश सोजिरांची कुमक मिळेल या संस्थांविषयी आणि मध्ययुगाचे हे अवशेष टिकून ठण्याच्या कामी ब्रिटिश सरकारनं कलिसहाविषयी तोंड सांभाळून लिहिणी अवघड आहा हिंदुस्थानातील ब्रिटिशांचा पंचमस्तंभ असे जिवर्णन अलिकडच एका लखकाने कलिआ त यथार्थ था आह काही उदार राज्यकर्त्यांच्यात आह जनत बाजूनी उभे रहाव काही भरीव सुधारणा जनतिला द्याव्या अशी त्यांची इच्छा आहा पण अधिराज्य सत्तेची धोंड त्यांच्या मार्गात आडवी येत संस्थानामधलोकसत्ता अस्विमस्तंभी बनण शक्य नाही ही पाचशे साडेपाचशे संस्थांनी राजकीय व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र घटक म्हणून राहू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे लोकसत्ताक हिंदुस्थानात सरंजामदारीचे अड्डे बनू नये त्यांना राहता यावायचे नाही संयुक्त राज्यांमध्ये लोकसत्ता घटक म्हणून त्यापैकी काही मोठ्या संस्थानांना राहता येईल उरल्या सोडल्यांचे विलिनीकरणच झाले पाहिजे किरकोळ सुधारणा करून संस्थानांचा प्रश्न निकालात निघणार नाही संस्थांनी सत्ता प्रकारच नष्ट झाला पाहिजे आणि ब्रिटिश साम्राज्य गेले की मागोमाग ते जाईनही राष्ट्रीय योजना समितीच्या अध्यक्षपद हे माझे दुसरे कार्य प्रांतिक सरकारांच्या सहाय्याने राष्ट्रसभेच्या तर्फे ही समिती बनविण्यात आलेली होती या कामाला हात घातल्यावर दिवस ते इतके वाढत चालले की त्याच्या कक्षेत हरेक व्यवहार समाविष्ट झाला निरनिराळ्या विषयांसाठी आम्ही उपसमित्या नेमल्या शेतकी उद्योगधंदे सामाजिक व आर्थिक विषय इत्यादी समित्या नेमून हिंदुस्थानातील अर्थव्यवहाराची एक सुसंबंध योजना बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आमची ही योजना म्हणजे आराखड्याप्रमाणे असणार नंतर त्यात तपशील भरावा लागलेच योजना समितीचे कार्य अध्यापी चालू असून ते आणखी काही महिने तरी पुरे होण्याचा संभव नाही या कामात माझे मन रमून गेले आणि मला त्यापासून पुष्कळच ज्ञान मिळाले आम्ही कोणतीही योजना आखली तरी तिची अंमलबजावणी स्वतंत्र हिंदुस्थानातच होऊ शकेल हे स्पष्टच आहे त्याचप्रमाणे हेही उघड आहे की कोणतीही योजना फलदायी होण्यासाठी आपल्या अर्थव्यवहाराचे समाजीकरण करणे आवश्यक ठरेल एकोणीशे मी सिलोनमध्ये थोड़े दिवस जाऊन आलो तेथील हिंदी रहिवासी व वा सिलोनी सरकार यांच्यामधे त्य निर्माण झाल्यामुळे मला जावे लागले सिलोनच्या निसर्गरमणीय बेटात पुनरपी जाण्याची संधी मिळाली याचा मला फार आनंद झाला आनी माझ्या भेटीमुळे हिंदुस्थान व सिलोन यांच्यामधील स्नेहाचे सूत चांगले भक्कम साधले गेले साऱ्यांनीच म्हणजे सिलोनी मंत्र्यांनी सुद्धा माझे मनपूर्वक स्वागत केले भविष्यकाळी कोणतीही परिस्थिती असली तरी हिंदुस्थान व सिलोन यांना खांद्याला खांदा मिळून उभ्रहावे लागेल, असे माझ निश्चित मत आह चीन व हिंदुस्तान ब्रह्मदेश सिलोन अफगाणिस्तान व आणखीही काही राष्ट्र मिळून एक संयुक्त राष्ट्र बनाव ही माझी भावी काळातील कल्पना आह सर्व जगातील राष्ट्रांच संयुक्त राज्य म्हणल तर फारच बरुणीश एकोणचाळीसच्या ऑगस्टमध युरोपमधील परिस्थिती चांगलीच उग्र झाली होती अशा वेळी दक्ष सोडून बाहेर जाव ह म्हणाला प्रशस्त वाटना पण उभ्याउभ्याच का होईना चीनमध जाऊन येण्याची इच्छाही प्रबळ होती म्हणून विमानवार्गे मी चीनमध्ये गेलो आणि हिंदुस्तान सोडल्यावर दोन दिवसात चुंगिंग येथे पोहोचलो पण लगेच मला तातडी पडतावे लागले कारण युरोपात युद्धाचा उनाव भडकला होता स्वतंत्र चीनमध्ये मी उने पुरे दोनच आठवडे होतो करा पण ते आठवडे माझ्या वैयक्तिक दृष्टीने आणि चीनच्या व हिंदुस्थानातील भविष्यकालीन परस्पर संबंधाच्या दृष्टीने संस्मरणीय ठरतील चीन व हिंदुस्थान यांनी स्नेहसंलग्न व्हावे अशी इच्छा माझ्याप्रमाणे चीनच्या पुढाऱ्यांच्या आणि त्यातल्या चीनच्या ऐक्याचे व स्वातंत्र्य निश्चयाचे बनलेल्या चॅंग कै शेख सारख्या थोर पुरुषाच्या मनातही वागत होती याचे मला फार समाधान वाटले श्री चॅंग कै शेख व त्यांच्या पत्नी यांच्यावर माझ्या अनेकदा गाठीभिटी झाल्या आणि आम्ही आपापल्या देशांच्या वर्तमान व भविष्यकालाबाबत चर्चाही केली चीन देश व नी जनता यांच्यासंबंधी माझ्या अंतकरणा जो आदरपूर्वी वसत होता तो वृद्धिंगत झाला पुनरपीजनू तरुण्यप्राप्त झालेल्या प्राचीन राष्ट्राची हिंमत आपदांचे किती घाव पडले तरी खसेल, असे मला कल्पनेतही कधी वाटेना महायुद्ध आणि काय करावयास हवे होते आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही याचाच विचार करीत होतो आणि आमची भूमिका आम्ही घोषित केलेली होती असे असूनही ब्रिटिश सरकारने हिंदुस्तान युद्धमान राष्ट्र झाल्याचे जाहीर करून टाकले जनतेला की मध्यवर्ती विधिमंडळाला वा प्रांतिक सरकारांना त्याने पुसले देखील नाही हा अपमान घेणे अवघड होते ब्रिटिश साम्राज्यशाहीचा पुराना खाक्याच अद्याप चालू आहे असे त्यांच्या या करणेचा अर्थ होता एकोणीशे एकोणचाळीसच्या सप्टेंबरच्या मध्याला राष्ट्रसभेच्या कार्यकारणीने एक विस्तृत निवेदन प्रसिद्ध करून त्यात आपल्या गत व वर्तमान भूमिकेचे स्पष्टीकरण केले आणि ब्रिटिश सरकारला आपल्या युद्धहेतूंचे विवरण करण्याबद्दल व विशेषतः स्वतःच्या साम्राज्यशाही संबंधीचा दृष्टीकोन विषद करण्याबद्दल पाचारण करण्यात आले फॅसिस्टवाद व वा नाझीवाद यांचा निषेध आम्ही अनेकवार करून चुकलो होतो पण आमच्या मानेवर बसलेल्या साम्राज्यशाहीसंबंधीच आम्हाला विशेष विचार कर्तव्य होता ही साम्राज्यसत्ता नष्ट होणार की नाही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला व घटना परिषदेमार्फत स्वतःची राज्यघटना बनविण्यासंबंधीच्या आमच्या हक्काला ब्रिटिश सरकार मान्यता देणार की नाही मध्यवर्ती सरकारमध्ये लोकप्रतिनिधींच्या हाती नियंत्रणाची सूत्रे देण्याबाबत ताबडतोब काय व्यवस्था करण्यात येणार आहे पुढे अल्पसंख्यांकांकडून जे जे आक्षेप घेता येण्यासारखे होते त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही घटना परिषदेच्या कल्पनेचा अधिक विस्तार केला घटना परिषदेत मताधिक्याच्याद्वारा अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचा निर्णय होता तो त्यांच्या अनुमतीने लावण्यात येईल असा खुलासा करण्यात आला अनुमती न मिळून एखाद्या प्रश्नावर मतभेद माजला तर निर्णयासाठी तो निपक्षपाती पंचायतीकडे सोपण्यात येईल लोकसत्ता पद्धतीच्या दृष्टीने पाहिले तर ही तडजोड अपायकारकच होती पण अल्पसंख्याकांचे शंका निरसन व्हावे म्हणून राष्ट्रसभेनं हा मार्ग पत्करण्याचीही तयारी दर्शवली याबाबत ब्रिटिश सरकारने पत्करलेले धोरण स्पष्टच होते युद्ध हेतू जाहीर करण्याची अथवा लोकप्रतिनिधींच्या हाती शासनसूत्रे देण्याची आपली तयारी नाही याबद्दल त्यांनी कोणाच्याही मनात काही शंका उरु दिली नव्हती जुन्या सामान्यवर हुकूम काम झाले होते आणि तसेच ते पुढे चालणार नव्हते हिंदुस्थानातील ब्रिटिशांचे हितसंबंध सुरक्षणाविना ठेवण्याची कल्पना सरकारला मान्य नव्हती परिस्थिती अशी असल्याकारणाने राष्ट्रसभेच्या प्रांतीय मंत्रिमंडळाने राजीनामे दिले या शर्तीवर सरकारशी युद्ध प्रयत्नांबाबत सहकार्य करण्यास मंत्रिमंडळी तयार नव्हती हो सरकारने राज्यघटना स्थगित केली व स्वयं तंत्रकारभार सुरु झाला या लढून फ्रान्समधे लोकप्रतिनिधी व अनिर्बंध राजसद्दा यांच्यातील ज्या सनच्छिर संघर्षामुळे दोन राजांचे शिरच्छेद झाले तसला संघर्ष हिंदुस्थानातही सुरू झाला पण येथील संघर्षाचे स्वरुप सनच्छिरविरोधाहून बरेच निराळे होते अद्याप ज्वालामुखी आग लागला नव्हता परंतु त्यांच्या पोटातला विरगडाट ऐकू येऊ लागला होता मेज प्रसंग कायम राहिला आणि वटहुकुमी राजवटीला प्रारंभ होऊन काँग्रेस जनांना व इतरांना अटक होऊ लागली त्यामुळे शिड उत्पन्न होऊन प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होऊ द्या अशी निकट आमचे लोक लावू लागले परंतु लढ्याचा रगरंग आणि इंगटवर कोसळलेले संकट पाहून आमच्या बुद्धीची ओढाताण सुरु झाली शत्रू पेचात असताना त्याचे तारांबळ उडवणे हे आपले ध्येय असूनय व गांधीजींच्या शिकवणुकीचा आम्हाला सर्वस्वी विसर पडलेला नव्हता हो युद्ध लांबच चालले तसे नवे प्रश्न उपस्थित झाले अथवा जुन्याच प्रश्नाला नवे स्वरूप प्राप्त झाले जुने संच उधळले जुनी मूल्ये लोपली पुन्हा पुन्हा धक्के बसत राहिल्यामुळे कोणताही जम बसवणे दुष्कळ होऊन बसले रशिया जर्मनीचा तह फिनलंडवर रशियाचे आक्रमण रशियाची जपानशी मैत्री हे अशा प्रकारचे प्रसंग होते या जगात तत्वे म्हणून व्यवहाराचे आदर्श म्हणून काय आहे की नाही की वारा येईल तशी पाठ फिरवण्याचा सारा प्रकार आहे एप्रिल उजाडला आणि नॉर्वेचा पडाव झाला मे महिन्यात हॉलंड व वा बेल्जियमवर काळ रात्र पातली जूनमधे फ्रान्स धरणीवर कोसळली पॅरिसची ती सुंदर व मानधन नगरी स्वतंत्रतेची ती धात्री अमानित होऊन पायदळी पडली होती फ्रान्सचा केवळ पराभव होऊन थांबला नाही त्याचे मेले तो नीतीभ्रष्ट झाला देश आतूनच कुठेतरी सडल्याशिवाय हा अदपात कसा झाला असेल अशी शंका माझ्या मनात उत्पन्न झाली जगण्यास अजमर्थ बनलेल्या जीर्ण जगाची इंग्लंड व फ्रान्स ही दोन प्रतिके होती त्यामुळेच तग धरणे त्यांना अशक्य झाले असावे काय की साम्राज्यशाहीमुळे त्यांचे सामर्थ्य वाढल्यासारखे दिसत असले तरी वस्तुता अशा लढ्याच्या प्रसंगी ती त्यांच्या शक्तीपातासच हारणीभूत होत होती जे स्वातंत्र्य ते इतरांना नाकारता त्याच्यासाठी झगडण्यास ते कितपत तयार होतील फ्रान्समधे घडले त्याचप्रमाणे त्यांच्या साम्राज्यशाहीला नागड्या फॅसिझमचे स्वरूपही आल्यापासून राहणार नाही नेव्हील चेंबरलेनच्या जुन्या धोरणाचे भूत अद्याप इंग्लंडच्या माणीवरून उतरलेले नव्हते जपानची कुशामत करावी म्हणून ब्रम्ह चीन मार्ग बंद करण्याचे ठरले होते आमच्या देशात काही बदल करण्याचे नावही नव्हते आम्ही जो संयम पाळत होतो तो असमर्थतेचे लक्षण मानण्यात येत होता ब्रिटिश सरकारचा हा निर्बुद्धपणा पाहून मी थक्क होऊन गेलो काय वेळ ओळखण्याची अथवा काय घडते आहे तसा अंदाज बांधून तद्नुसार धोरण बदलण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी अजिबात राहिलेली नव्हती इतर बाबतींप्रमाणे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीतही दृष्टोत्पत्तीला येणाऱ्या कार्यकारणाचा हा काही निसर्गसिद्ध नियम तर की ज्या राजवटीची उपेक्तता संपुष्टात आलेली आहे तिला आपला जीव बचावण्याचा सुद्धा शानपणा सुचू नय ब्रिटिश सरकार जिथे इतके मंदबुद्धी आणि ठेच खाऊन देखील अक्कल न तेते तिथे सरकारची गोष्टच काय पुसावी या सरकारचा कारभार काहीसा हास्यास्पद तर काहीसा अशा प्रकारचा आहे काय वाटेल ते हो त्यांची आत्मसंतुष्टवृत्ती विचलित व्हावायची नाही मग त्यांच्यापुढे तुम्ही कितीही तर्क लडवा युक्तिवाद करा डोक्यावर संकट कोसळणार असो की समोर सर्वनाश टाकलेला असो गोष्टीतल्या रिफ व्हॅन व्हिंकलप्रमाणे डोळे उघडे ठेवून सिमल्याच्या टेकडावर हे सरकार खुशाल होत पडलेले असते युद्धातील घटनांमुळे राष्ट्रसभेच्या कार्यकारणीसमोर नवे नवे प्रश्न येऊन उभे राहिले गांधीजींचे मत असे होते की आपल्या स्वतंत्र प्रयत्नात आम्ही ज्या अहिंसा तत्वाचे चिकाटीने पालन केले त्याचाच अवलंब स्वतंत्र हिंदुस्तानचे शासन करतानाही करण्यात यावा परचक्र अथवा अंतर्गत कलह हो यांच निवारण करण्यासाठी स्वतंत्र हिंदुस्ताननं हे साधन वापरावे असावे हा सवाल त्यावेळी आमच्यासमोर उपस्थित झालिला नव्हता पण गांधीजींच्या मनात तो गळत होता तत्संबंधी आपली भूमिका स्पष्ट शब्दात बोलून दाखवण्याची वेळ आलो आहे असं गांधीजींना म्हटलं आमच्या लढ्यामधमागच्याप्रमाणेच यापुढेही या आम्ही अहिंसेचाच अवलंब केला पाहिजे याविषयी आमच्यापैकी प्रत्येकाशी खात्री पटलेली होती युरोपातील युद्धामुळे तर आमची श्रद्धा अधिकच बळकट पडली होती परंतु भावी सरकारला याबाबतीत आतापासून वचनबद्ध करून ठिकाह कर होत राजकारणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्याला ही गोष्ट सहजासहजी कशी करता येणार सर्व जगाला जो अहिंसंद आपण ऐकवणार आहोत त्याचा स्वतःच त्याग करण अथवा तो शिथिल शक्य नाही असे गांधीजींना वाटल त्यांचीही भावना रास्तच असल आपला संदेश कोणत्या प्रकार द्यावा तवण्याचा पूर्ण आपत्या त्यांच्या हाती राहू दशत राजकीय घटनांच्या निगडीचा खोडा त्यांच्या पायात आम्ही काय म्हणून अडकवा म्हणून ते आपल्या मार्गाने गेले आणि कार्यकारिणीने आपला मार्ग अनुसरला म्हणजे त्यांचा आमचा संबंध संपला असे नाही आमच्यामधील स्नेहबंधने फार दृढ होती यापुढेही ते आम्ही परोपरीने मार्गदर्शन करतील व अनेक प्रसंगी आमचे नेतृत्वही स्वीकारतील तथापि त्यांच्या या अर्धवट निवृत्तीमुळे आमच्या लड़, राष्ट्रीय लढ्याच्या इतिहासाचे एक खंड समाप्त झाले असे म्हणणे संयुक्तिक होईल गेल्या काही वर्षात त्यांच्या अंगी एक प्रकारचा कर्मटपणा येत चालला आहे त्यांच्यातील पूर्वीची प्रसंगानुकारिता घटच चालली आहे असे मला वाटते तथापि पूर्वीची प्रभुता अद्यापही कायम आहे पूर्वीचे आकर्षण अजूनही टिकून आहे त्यांचे व्यक्तित्व व त्यांची गुरुता इतरांपेक्षा अजूनही उत्तुंग दिसतात हिंदुस्थानातील कोट्यवधी जनतेच्या हृदयातील त्यांचे स्थान लवमात्र कमी झाले आहे अशी कल्पना देखील कोणी करू नये हिंदुस्तानचे भाग्य निदान म्हणून गेली वीस वर्ष ते वर्तत आहे अजूनही त्यांचे कार्य पूर्ण झाल ग्रिया काही आठवड्यात श्री राजगोपालचार्यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रसभेनि ब्रिटनसमोर आणखी एक योजना मांडली आहराष्ट्रसभ्याच्या उजव्या गटातल म्हणून श्री राजगोपालचारींची गणना होत तिजबुद्धी निस्वार्थी जीवन आणि मर्मग्राही विचारशक्ती ह्यांचुण आमच्या ध्रयाला अत्यंत उपकारक ठरलआआहे राष्ट्रसभी मंत्रिमंडळी होती तेव्हा तिमद्रास प्रांताच मुख्यप्रधान होत संघर्ष टळावा या तीव्र इच्छि त्यांनी एक सूचना मांडली व तिचा काही सहकार्यांनी साशांकपणाने का स्वीकारही केला त्यांची सूचना अशी होती की ब्रिटनने हिंदुस्तानचे स्वतंत्र मान्य करावे व मध्यवर्ती शासन संस्थेत विधिमंडळाला जबाबदार अशा तात्पुरत्या राष्ट्रे सरकारची स्थापना करावी इतके घडले तर हे सरकार संरक्षण जबाबदारी पत्करील व अशा प्रकारे युद्ध प्रयत्नांना सहाय्य करू लागेल ही योजना अत्यंत व्यवहार्य होती कोणत्याही प्रकारची उलता हो न करता अंमलात येण्याजोगी होती योजनेवर हुकूम येणारे राष्ट्रीय सरकार समिश्र स्वरुपाचे बनणे अपरिहार्यच होते अल्पसंख्यांकांना त्यामध्ये पुरेपूर प्रतिनिधित्व मिळाले असते सूचनेचे स्वरूप खासच सौम्य असे होते जनतेचे सहाय्य व तिचा विश्वास संपादन केल्यापासून खरे सुरक्षणकार्य व युद्ध प्रयत्न होणे शक्य नसते यादृष्टीने ही योजना उचितच ठरते जनतेचे सहाय्य व विश्वास साम्राज्यवादी सरकारला मिळवणे शक्यच नाही राष्ट्रीय सरकारच ते करू शकेल पण साम्राज्य सरकारांची दृष्टी उलटी असत जनतिला वेठीला धरून काम करून घेऊ व राज्यकारभार चालवू असे त्यांना वाटत संकट आवासून उभी असलरी हिंदुस्थानवरील आपला राजकीय व आर्थिक ताबा सोडून जनतच सहाय्य मिळवण्यास साम्राज्य सरकार तयार होत नाही हिंदुस्थानात साम्राज्यमधील इतर दक्षात न्यायभूमिका ठाली तर जी अपूर्व नैतिक प्रतिष्ठा ब्रिटिश सरकारला प्राप्त होईल तिशी देखील त्याला कदर करावीशी वाटत नाही आज 8 ऑगस्ट एकोणीशे रोजी मी या ओळी लिहित असता ब्रिटिश सरकारनं आम्हाला दिलि उत्तर व्हॉईस रण सादर कलिआसाम्राज्यवाद्यांची तीस परिषद भाषा आणि तोच नहमीचा आशय युरोपप्रमाणे व जगातील प्रत्यक्कातल्याप्रमाणे येथील सत्तेची घडाई बराबर भरत चालला आह माझे अनेकमित्र तुरुंगात जाऊन बसल आह त्यांचा मला किंचित हवाच वाटतो बंदिवासाच्या जीवनात जीवनासंबंधी जसा एक साखल्यानं विचार तसा विचार या पिसाट झालख्खा युद्धे, राजकारण फॅसिझम व साम्राज्यवाद यांनी अकांत झालिया जगात जमत नाही पण या जगातून देखील क्वचित प्रसंगी सोडवणूक करून घेता येत गिल्या महिन्यात मी काश्मीरला जाऊन आलो त्विस वर्षांनी जाणेझा बाराच दिवस तिथ राहिलो पण सौंदर्यानिपूरीत असत त्या युद्धभूमीचे सौंदर्य मी पिऊन घेतले काश्मीरच्या दरीतून पर्वतराजेतून यथेच भटकलो एक हिमनदी चढून गेलो आणि मनात आले आहे जीवनात काही राम आहे